परमेश्वरा तू स्वतः विषयी हे जे सांगितलेस त्याप्रमाणे हे पुरुषोत्तम हे तुझे ऐश्वर युक्त विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी तिया प्रति दिठी निबाली माझी मग तो अर्जुन म्हणाला देवा तुम्ही मागे दहाव्या अध्यायात जी गोष्ट सांगितली त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली आता जयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हरपे जया ठाया ते पे मी ऐसे म्हणसी आता ज्याच्या संकल्पने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू मी असे म्हणतोस ते मुद्दल स्वरूप तुझे घेवो घेवो ये सी जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस ते तुझे मूळ स्वरूप होईल पै जळिया का मत्स्य कुर्मिया खेळू सरलिया तू गुणिया साठवीसी जेथ हा अवतार कृत्यांचा खेळ संपल्यानंतर क्षीर समुद्रात झोप घेण्याचे सोंग किंवा मत्स्य कूर्म इत्यादी अलंकार यांना तू गारुडी जेथे ज्या मूळ स्वरूपात साठवतोस उपनिषदे जे हो गाती योगी हृदयी रिगोनी पाहाती जयातेर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचे साक्षात घेतात ज्याला सनकाधिक संत मिठी मारून राहिलेले आहेत ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप ते देखा चित्त माझे उता देवा उपनिषदे ज्याचे वर्णन करतात योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात करून घेतात ज्याला सनकाधिक संत मिठीलेले आहेत चित्त माझे उतवी असे जे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानाने मी ऐकतो ते पाहण्याकरता देवा माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे दे फेड़िया जरी चाड़ तरी जी एकी वाड, आरती विचाराज मैसे मोटी तीव्र इच्छा है तुझे विश्वरूपण आघवे मे दिठीसी गोचर हो आवे, जीवे विश्वात है। है या विश्वात भरलेला हे श्लोक चौथा मन्यसेम मया द्रष्टुमिती प्रभो योगेश्वर तत्व मे तम दर्शया हे प्रभो तेमी मी पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा क्षयरहीत असे स्वतःचे रूप तू मला दाखव परी आणि वया लागी योग्यता माझ्या अंगी असे कि नाही परंतु कृष्णा आणि एक गोष्ट आहे तीही कि ती विश्वरूप जो तू तु, त्या तुला पाहण्याला माझ्या अंगात योग्यता आहे कि नाही हे आपले आपण मी नेणे ने, ते का नेणसी जरी देव मने, तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे हे माझे मला समजत नाही हे का समजत नाही असे जर आपण म्हणाल तर सांगा रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते का आणि जी आरतीचे नि भरे आरतू आपुली ठाकी पै विसरे तानेला म्हणे न पुरे समुद्र मज महाराज आणि इच्छेचा जोर झाला म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो ज्याप्रमाणे असे वाटते ऐशी सचा नभाळवे समस्या आपुली या लागी योग्यता जेवी माऊली बाळकाची जाणे याप्रमाणे तीव्र इच्छेच्या वेळाने मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाही म्हणून ज्याप्रमाणे आई ही आपल्या मुलाची त्याप्रमाणे उपक्रम कि जे त्याप्रमाणे हे जनार्दना माझी योग्यता किती आहे याचा आपण विचार करा व मग विश्वरूप दाखवण्यास प्रारंभ करा तरी तै सी ते कृपा करा एरवी माझी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तुला विश्वरूप दाखवणे शक्य नाही असे स्पष्ट सांगा पहा बहिरे मनुष्याला पंचम स्वरातील गायनाने सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणे हे कुठले आहे ए रवी बापी तृशे मेघ पुरते काय न वर्षे परी जहाली हि वृष्टी उपखेड सहज पाहिले तर मेघ हा एकट्या चातकाची तहान भागवण्याकरता पर्जन्यवृष्टी करतो ती वृष्टी जगापुरती होत नाही का परंतु तीच पर्जन्यवृष्टी खडकावर झाली तर ती वृष्टी होऊन सुद्धा व्यर्थ होते चकोरा चले तेच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊ नका म्हणून शपथ घालून चंद्राने त्याचे निवारण केले आहे का परंतु जसे इतरांना सेवनाची दृष्टी म्हणजे हातवटी नसल्यामुळे चंद्रोदय होऊनही तो व्यर्थ जातो मनोनी सहसा, भरवसा, काजे कडाडा आणि गाहिसा माझी नीच नवा तू की म्हणून तू विश्वरूप मला एकदम दाखवशील हे मला खरोखर खात्री आहे कारण कि जाणत्यात आणि नेनत्यात तू नित्य नवा म्हणजे उदार आहेस तुझे जानो स्वतंत्र देताना म्हणसे पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र की वैरिया हि दिले तुझा उदारपणा स्वतंत्र आहे म्हणजे याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाही द्या वयास लागलास म्हणजे हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे अशी निवड तू करीत नाहीस मोक्षसारखी पवित्र वस्तू पण ती तू आपल्या शत्रू देखील दिलीस दुरा की परितो ही आराधी तुझे पाय, मोक्षण धाडी खरोखर मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे परंतु तो देखिल तुझे चरणांची सेवा करतो व म्हणूनच तो धाडशील तेथे तो चाकराप्रमाणे जातो तुवा सनकाधिकांचे नियुजी सौरसू केला पुतने मारू आले जी पूतना राक्षसील विषाचे स्तनपान करावून तुला मारावे म्हणून तुझ्याकडे आली त्या पुतनेला तू सनकाधिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयी योग्य केलीस सभासदी, देखता त्रिभुवनाची अहो राजसूय यज्ञाच्या सभासदात त्रिभुवनातील हजारो मंडळी पाहत असताना शेकडो प्रकारच्या वाईट शब्दांनी शिशुपाला कडून तुझा पानउतारा झाला ऐशिया शिशुपाला, या पया ठावो दिधला दि आणि उत्तान चरणाची बाळा काय ध्रुवपदी चाड़। अशा अपराधी शिशुपाला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी श्री कृष्णा तू जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला म्हणजे ध्रुव पाळाला अढळ पदाची इच्छा होती कि काय तो वना आला लागी जे पैसा व्य पित्याच्या की तो चंद्र सूर्य दीकाम परिसजगी श्लाघ्यू केला तो एवढ्या करताच राहत आला की आपण बापाच्या मांडीवर बसावं परंतु त्याला या लोकांमध्ये चंद्र सूर्य दिकाम पेक्षा या केलेस ऐसा वनवासिया सकाळा दैता एक चितू धसाळा पुत्रा आळविता अजा आपण पे याप्रमाणे दुःखाने व्यापलेल्या सर्वांना देण्यात आढळ असे एक तुम्हीच आहात मुलाला हाक मारित असता अजा मिळाला आपली तद्रुपता दिली उरी हा तलासी पापरा, तयाचा चरनु वाहासी दातारा अजूनही वैरियांची या कलेवर विसंबसीना हे उदार श्री कृष्ण ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ आणली त्याच्या पावलांची खूण तू आपल्या छातीवर धारण करतोस शत्रू असूनही तू अजून त्याच्या शरीरास म्हणजे करू जा ही बळीचा याप्रमाणे तुझ्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर तू उपकार केलेले आहेस तू वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीही आपले औदार्य दाखवले आहेस दान मागून घेऊन तू बळीचा द्वारपालास ज्या गणिकेने तुला कधी पूजले नाही अथवा तू ते आराधी ना आयके होती पुलवी तवतुके तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला तुझे गुणवर्णन कधी ऐकले नाही व जी गणिका मरते सहज आपल्या पाळलेल्या राघोस राघोबा राघोबा म्हणून हाक मरत होती त्या गणिकेस तू वैकुंठामध्ये सुख दिलीस ऐसी पाहूनी निशे मिशे, लागलासी आपण पे दे तो तू का अनारिसे मजला वरील गणिकेच्या राघोबा म्हणण्याप्रमाणे व्यर्थ निमित्त पाहून तू सहज निजपद अपात्र माणसालाही देतोस असा जो तू काहीतरी निमित्त पाहून अपात्र माणसास निजपद देणारा तो तू मला वेगळे करशील का हा गा दुबतयाचे नि पवाडे जे जगाचे फेडी साकडे तीए कामधेनुचे पाडे काय जी कामधेनु आपल्या विपुलतेने सगळ्या जगाची अडचण दूर करते त्या कामधेनुची वासरे भुकेली राहतील का म्हणून मिले काही ते देव न हे किर नाही परी देखा लागी देई पात्रता मज़, मी जी काही केली, मान्य करून देव आपले विश्वरूप असे खरोखरच नाही परंतु ते पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी तुझे विश्वरूप आकळे ऐसे परी जानसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देव तुझ्या विश्वरूपाचे आकलन होईल असे माझे डोळे समर्थ आहेत असे जर तुला वाटत असेल तर हे श्री कृष्ण विश्वरूप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत ऐसी ठाये ठावो व विनंती जव करू सरईल सुभद्रापती तवतया षडगुण चक्रवर्ती साहवेची ना याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील तेव्हा ते या ऐश्वर्यादी सहा गुणांच्या सार्वभौम राजाला सहन होणार नाही तो कृपा येरू सवळा आला वर्षा काळू नाना कृष्ण कोकिळू अर्जुन वसंतु तो श्रीकृष्ण परमात्मा कृपारूपी अमृताने जलयुक्त मेघ होता आणि अर्जुन हा जवळ आलेला पावसाळा होता अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतू होता ना तरी चंद्र बिंब वाटवले देखोनी सागर उचंबळे तैसे वरी प्रेम अथवा चंद्राचे गोल असलेले पूर्ण बिंब पाहून क्षीर समुद्राला जसे भरते येते त्याप्रमाणे प्रेमाच्या दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्री कृष्ण आनंदित झाला मगत ये प्रसनतेचे नितले सकृपे पार्थ देख देख उमपे स्वरूपे माझी मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशात गर्जना करून कृपांवंत श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना पहा पहा ही माझी अनंत स्वरूपे पहा श्लोक पाचवा श्री भगवान उवाच पार्थ रूपाणी शतशोत सहस्रश नाना विधानी दिव्यांनी नाना वर्णाकृती श्री कृष्ण म्हणाले पार्था नाना प्रकारची नाना वर्णांची व नाना आकृतींची माझी शेकडो हजारो दिव्य रूपे पहा एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूप मय आघावे घातले एकच विश्वरूप पहावे असा मनोरथ अर्जुनाने केला इतक्यात देवाने सर्वच विश्वरूप करून ठेवले बाप उदार देवो याचक सदो अपरिमित असे सहस्रवरी देतु देतू सर्वस्व आपले धन्य श्री कृष्ण परमात्मा तो अमर्याद उदार आहे तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्रपट आपले सर्वस्व देतो अहो शेषा ही हि डोळे चोरीले वेद जया लागी झकविले लक्ष्मी अहो जे 2000 हजार डोळे असलेल्या शेषाच्याही दृष्टी पडू दिले नाही वेदा ज्याचा पत्ता लागू दिला नाही फार काय सांगावे लक्ष्मी हे भगवंतांचे कुटुंब खरे पण तिलाही ते दाखवले नाही असे जे भगवंताच्या जीव्हाचे गुहे विश्वरूप ते आता प्रगट उनी करीता विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्य अगाधा ते विश्वरूप आता अनेक प्रकारांनी प्रकट करून देव विश्वरूप दाखवण्याचा व्यवहार करू लागले अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीची आघावे होये तेवी अनंत ब्रह्म आहे आपण ची जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेत गेल्यावर तो जसा स्वप्नातील सर्व वस्तू आपण बनवून राहतो त्याप्रमाणे श्री कृष्ण परमात्मा आपणच अनंत ब्रह्मांडी बनून राहिलेला आहे तेथीची सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूल दृष्टीची जवनिका फाडिली किंबहुना उघडिली योग रुधी तेथील विश्वरूपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाडला म्हणजे दूर केला फार काय सांगावे त्याने तो आकार म्हणजे आपले योगाचे वैभवच प्रकट केले परी हा हे देखेल की नाही ऐसी सेची न करी काही एकसरा मनतसे पाहि स्ने परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल की नाही हे देवानी काही लक्षातच घेतले नाही तर अर्जुनाच्या प्रेमामुळे उतावळे होऊन एकी अर्जुनास पहा पहा असे मनावयास लागले अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि त्याची दाऊ काय दाबिले आता देखे आघवे भरिले माझा चिरूपी अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस आणि आम्ही तेच एकच विश्वरूप दाखवले तर त्यात आम्ही काय मोठे दाखवले तर आता तू असे पहा कि सर्व विश्व माझ्या स्वरूपात सामावलेले आहे एके कृषे एके स्थूळे एके रस्मे एके विशाळे पृथुतरे सरळे अप्रांत एके काही रोडकी काही लठ्ठ काही ठेंगू काही प्रशस्त काही फारच विस्तृत सडपातळ व काही अमर्याद एके अनावरे प्रांजळे स व्यापारे निश्चळे उदासीने स्नेहाळे तीवरे काही न आवरणारी व काही प्रामाणिक काही सक्रिय व काही निष्क्रिय काही उदासीन प्रेमळ काही कडक एके घुर्णीते सावधे अलगे एक अगा उदारे अतिबद्धे क्रुद्धे एक धुंद व का गुढ़ उदारदा मदे स्तब्धे एक सान गर्जी शब्द सौम्य एक सदाचरणी काही सदा मदोन्मत्त काही स्तब्द काही आनंदित काही गर्जना करणारी काही शब्द रहित व काही शांत एके साभिला प्रसन्ने काही आशा खोर आणि काही निराश काही जागी झालेली व काही झोपलेली काही सर्व बाजूनी संतुष्ट काही पीडित आणि काही प्रसन्न एके एके एके एके पवित्रे लयस्थे काही बिन बिनहत्यारी व काही हत्यारी काही तामसी व काही अतिशय स्नेहाळू व काही भयंकर काही पवित्र आणि काही समाधीत असलेली एके जनलीला इला विलासे लालसे एके संहार के सावेशे साक्षी भूते एके काही उत्पन्न झालेल्या लिलेत क्रीडा करणारी काही पालन करण्याचा स्वभाव असलेली काही मोठ्या आवेशाने संहार करणारी काही तटस्थ म्हणून राहिलेली एवम नाना विधे परी बहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे देवीची ते एक एका ऐसे एक वरणे हि नव्हे याप्रमाणे अनेक प्रकारची परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती त्याचप्रमाणे एकसारखी नव्हती एके तातले साडे पंधरे तैसी कपिल अपारे एके सरागे एके सेंदुरे डवरले नभ काही ताऊन काढलेल्या सोन्यासारखी त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंतरूपे आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री एके सावियाची चुळुकी जैसा ब्रह्म कटाह खचिले माणिकी एके अरुणोदया सारीखी कुमकुमवर्णे रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केसरी वर्णाप्रमाणे होती एक ए शुद्ध सोजवले, सोजवळ एके इंद्र नीळ सुनीळेळे एके, एके अंचनाचल सकाळे रक्त वर्णे एके काही फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली काही इंद्रनिल मण्याप्रमाणे निळी असलेली काही काजळ्याच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली आणि काही तांबड्या रंगाची एके ललच कांचन सम एके नव जलदि एके चापे गौरी केवळी हरी एके काही तेजदर सोन्याप्रमाणे पिवळी काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची काही चाफ्या प्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची एके तपत ताम्र तांबडी एके श्वेत चंद्र चौखाडी ऐसी नाना वर्णे रूपडी देख माझी काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध अशी ही माझी नाना रंगांची स्वरूपे पहा हे जैसे का अनान वर्ण जैसे आकृती हि अनारिसयपण लाजा कंदर्प निघाला शरण तैसे सुंदर एके हे ज्या वेग वेग वेग प्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे आकृतीही वेगवेगळे वेग आहेत वेग कित्येक लाजेने मदन शरण येईल अशी सुंदर आहेत एके अतिलावण्य साकारे एके स्निग्ध वपू मनोहरे श्रुंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी काही रुपे अति सुंदर बांध्याची आहेत काही तुळतुळीत छदिराची मनाला हरण करणारी आहेत जणू काही शृंगार लक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत एके पिना व एके शुष्के अतिविकराळे एके दीर्घ कंठे वितळे विकटे के काही पुष्ट अवयवाची व वा खूप मांस असलेली काही वाळलेली अतिशय भयंकर काही उंच मानेची काही मोठ्या टाळूची व काही हिडी स्वरूपाची एवम नाना विधाकृती सुभद्रापती ययाच्या एकेकी अंग प्रांती देखपा जग याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृती आहेत अर्जुना या आकृती पाहावयास लागले तर त्यांना अंत नाही आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा श्लोक सहावा पश्चादित्यान वसुन रुद्रान अश्विन उमरथ बहुन्य दृष्टपूर्व आणि पश्चा आदित्य वसु रुद्र अश्विन आणि वायू पहा हे भरत कुलोत्पन्न पूर्वी कधी न पाहिलेली अनेक आश्चर्य अवलोकन कर जेथ उन्मिलन होत आ हे तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमिल मिठी देत आहाती ज्या ठिकाणी विश्वरूप भगवंताच्या दृष्टी उघडतात त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथे त्या दृष्ट्या मिटतात तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात वदनीची वा या वाफेसवे होत ज्वाळामय आघवे जेथे पावकादिक पावे समूह बसून तोंडाच्या वाफे बरोबर सर्व ज्वालामय होते त्या ठिकाणी अग्निआधी करून वसूंचा समुदाय प्राप्त होत आणि भिवयांची टोके रागाने एकत्र होऊ पाहतात त्या ठिकाणी रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात पहा पैस्यतेचा बोलावा मी ती नेणी जे अश्विन श्रोत्री होती पांडवा, अनेक वायू विश्वरूपाच्या सौम्यतेच्या ओलाव्या मध्ये अगणित अश्विन उदयव उत्पन्न होतात आणि अर्जुना विश्वरूपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायू उत्पन्न होतात या परी एकेकाची येळे जन्मती सुरसिद्धांची कुळे ऐशी अपारे आणि विशाळे रूपे इ पाहि या प्रमाणे एक एका स्वरूपाच्या सहज खेळामध्ये देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी हि अमर्याद आणि प्रचंड रूपे पहा जया ते सांगावया वेद बोबडे पहावया काळाचे ही आयुष्य थोडे धातया हि परी न सापडे ठाव जयाचा ज्या स्वरूपांचे वर्णन करण्यास भेद असूपे पाह काळाचे आयुष्य थोडे आहे आणि ब्रह्मदेव सर्वज्ञ खरा पण त्यालाही ज्या स्वरूपांचा पत्ता लागत नाही जय आते कही नायके तीये ये ये प्रत्यक्ष देखे अनेके भोगी आश्चर्याची कवतिके महारिधी ज्या स्वरूपाना तिन्ही देव कधीही ऐकत नाहीत अशी जी ही अनेक रूपे ती तू प्रत्यक्ष पहा आणि कौतुकाने आश्चर्याचे श्लोक सातवा इहस्थम जगत कृष्णम मदे हे गुड केश यन्य द्रष्टुम इच्छसी हे अर्जुना चराचर युक्त सर्व वजर आणखी दुसरे पाहण्याची तुझी इच्छा असेल तर येथे माझ्या शरीरामध्ये एके ठिकाणी स्थित आहे ते आता पा। इया रो ममुली दे खेपा या पाहा मूर्तीची रोम मुळी देरतरु तळवटी तृणाकुर जैसे अर्जुना ज्याप्रमाणे कल्पतरुच्या बुडाशी गवताचे शेकडो अंकुर असतात त्याप्रमाणे या विश्वमूर्तीच्या प्रत्येक केसांच्या बुडाशी सृष्ट्या पहा आणि प्रकाशे उडता परमाणू दिसती जायचे ब्रम कठाहसे हो अवयव संधी आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सांध्यात अनेक ब्रह्मांडे वर खाली जाताना दिसतात एथे एक प्रदेशी विश्व देख विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते या विश्वरूपाच्या एक एक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा आणि तुझ्या मनात जर विश्वाही पलीकडे पहावे असे वाटत असेल तरी ती एषयीचे काही येथ सर्वता साकडे नाही सुख आवडे माझ्या देही देखसी तू तर या विषयी ही येथे मुळीच तोट नाही तुला वाटेल ते तू माझ्या देहाच्या ठिकाणी पहा ऐसे विश्वमूर्ती ते नाही याप्रमाणे करुणेने पूर्ण भरलेले असे ते विश्वरूपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले तेव्हा मी विश्वरूप पाहत आहे की नाही ले ले असे, असे काही न बोलता अर्जुन स्तब्दच राहिला एतका पाहा उगल मनोनी कृष्णे जवळ पाहिला तव ती लेणे या ले त या प्रसंगी हा स्तब्द का राहिला आहे म्हणून कृष्णाने ज्या वेळेस त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो इच्छेचा अलंकार घालून तसाच उत्कंठेत असलेला असा आढळलं मग म्हणे उत्कंठे व हट न पडे अजूनही सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे ना मग देव म्हणाले अद्याप याची विश्वरूप पाहण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही व अध्याप याला सुखाचा मार्ग सापडला नाही इतकेच नव्हे परंतु आम्ही विश्वरूप दाखवले ते याला मुळीच आकलन होत नाही हे बोलोनी देवो हासिले हासो नि देखणी म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न तू असे बोलून देव हसले व हसून अर्जुनाला म्हणाले खूप पाहणार आहे तुला विश्वरूप तर दाखवले परंतु तू ते पाहतच नाही रे विचक्षणे म्हणितले हा जी कवना उणे तुम्ही बका करवी चांदीणे चरवू पहा या श्री कृष्णाच्या भाषणावर दूरदर्शी अर्जुन म्हणाला महाराज तर मग हा कमीपणा कोणाला आहे तुम्ही बगड्याला चंद्रामृताचा उपभोग देऊ पाहता का हा हो उरिसा बुड़ अहो महाराज किंवा ला हे कि श्री कृष्णा आपण बहिरे पुढे गाणी सुरू केले आहे मकरंद कणाचा चारा जाणता घालून दरदुरा वाया धाडा शारंगरा कोपा कवना पुष्पातील सुगंधी कणाचा चारा जाणून बुजून चिखल खाणाऱ्या बिडका पुढे टाकून श्रीकृष्णा वाया घालवित मग रागावता कोणावर जे अतिंद्रिय मनोनी व्यवस्थिले केवळ ज्ञान दृष्टीची या विभागा फिटले ते तुम्ही चर्म चक्षु सूदले मी कैसे देखो जे विश्वरूप इंद्रियांस प्रत्यक्ष दिसणे शक्य नाही म्हणून शास्त्रद्वारा ठरले आहे व जे केवळ ज्ञान दृष्टीला विषय होणारे आहे असे जे विश्वरूप ते तुम्ही माझ्या चर्मचक्षु पुढे ठेवले तर मी त्याला कसे पाहू परी हे तुमचे उणे न बोलावे मी ची साहेरवेथी म्हणितले देवे मानू बाबा परंतु हा तुमचा कमीपणा बोलू नये मी सहन करावे हे बरे या अर्जुनाच्या बोलण्यावर देव म्हणाले होय बाबा तू म्हणतोस ते मला मान्य आहे साचा स्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोलत प्रेम भावे, धसाळ गेलो खरोखरच आम्हाला जर स्वरूप दाखवायचे होते तर तुला प्रथम ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयाच पाहिजे होते परंतु प्रेमामुळे बोलत बोलत, बोलत विसरून गेलो काय जाहले न वाहता भुई पेरीचे तरी तो वेळू विलया जे, तरी आता माझे निजरूप देखी जे, ते दृष्टी देवो तुझ हे कसे झाले मनशील, तर जमिनीची मशागत न करता तिच्यात बी पेरले आणि त्यास पाणी घातले तर तो पेरण्याचा आणि पाणी घालण्याचा वेळ फुकट जाईल त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याची स्वरूप पाहण्यास समर्थ असणारी अशी दृष्टी तुला देत श्लोक आठवा न तुम शक्यसे द्रष्टु मने व स्व चुष्यम दक्षु पश्चिमे योगम ऐश्वरम केवळ या तुझ्या दृष्टीने मला पाहणी असतो समर्थ नाहीस करता मी तुला दिव्य दृष्टी देतो आता माझे ईश्वरी सामर्थ्य पहा मग तिया ऐश्वरी माझी वडा करी मग अर्जुना त्या दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर योग पाहून त्याला अनुभवामध्ये घालून ठेव तेने वेदांत वेद्ये, ऐसेने आराध्य जगाचे वेदांताचा म्हणजे उपनिषेदांचा जो जाणण्याचा विषय सर्व लोकांचा जो मूळ पुरुष व सर्व जगाला पूजनीय असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो याप्रमाणे बोलता झाला असे संजय म्हणाला